पुस्तक मनुबाबा व चित्राणी चारू लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील चित्राणी चारू प्रेम प्रेमकथा गोड गोष्टीतील हा दहावा भाग ही दहा भागांची माला आता पुरे हे दहाही भाग श्री केशरराव ढवळे यांनी सुंदर रीतीने छापून मराठी वाचकास दिले श्री ढवळे धन्यवाद दहाव्या भागातील ही गोष्ट तामिळ भाषेतील आहे धुळे जेलमध्ये भेटलेल्या एका तामिळ मित्राने तामिळ वाङ्मयातील नवलकथांमधील गोष्टी मला सांगितल्या होत्या त्या गोष्टींपैकीच ही एक मूळच्या कादंबरीचे नाव मला माहित नाही परंतु त्या मित्रांनी ही गोष्ट जेव्हा सांगितली तेव्हा ती मला आवडली होती त्यांनी सांगितलेली गोष्ट मनात ठेवून ही गोष्ट मी लिहून काढली आहे वाचक गोड करून घेऊत गोड गोष्टीची ही माला पूर्ण झाली आता पुढे काय देवाला माहित साणे गुरुजी